पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथातिश्री एका गावात युधिष्ठीर नावाचा एक कुंभार राहत होता एकदा तो धावत असताना एका फुटलेल्या मडक्याच्या खापरावर पडला खापराची धार त्याच्या कपाळाला चांगलीच लागली आणि त्याचे कपाळ रक्तबंबाळ झाले मोठ्या कष्टाने तो उठला पथ्यपाणी बरोबर न केल्यामुळे ती जखम खूप चिघळली आणि मोठी होऊन शेवटी एकदा शिती बळी झाली पण त्या जखमीचा कपाळावर राहिला त्या देशात एकदा मोठा दुष्काळ पडला तेथेच भुकेने तडफडत राहण्यापेक्षा दुसऱ्या देशात कामधंदा पाहण्यासाठी तो इतर काही राजसेवकांबरोबर दुसऱ्या देशाच्या राजाकडे गेला व तेथे त्याने ते नोकरी धरली कपाळावर जखमीचा मोठा वण पाहून राजाने मनात विचार केला हा कोणीतरी शूर पुरुष दिसतो कारण त्याच्या कपाळावर जखमीचा शेजारी विशेष चांगल्या प्रकारची नेमणूक करून दिली राजपुत्रांना त्याचा मत्सर वाटला ते पण राजा पुढे काही बोलले नाही काही दिवसानंतर त्या राजाने आपल्या शत्रूवर चढाई करण्याची तयारी सुरू केली हत्ती घोडे वगैरे सर्व तयार केले आणि आने, अनेक वीरांना व शिपायांना यथोचित लढाईचा करून देण्याची गडबड सुरू झाली राजाने पुढच्या नाव काय आणि तुमच्या कपाळावरील जखम कोणत्या युद्धात झाली ही शस्त्राची जखम नाही तो म्हणाला मी युधिष्ठिर नावाचा कुंभार आहे एकदा मी दारूच्या नशेत पाय घसरून खुटक्या ठाकरावर पडलो त्यामुळे ती जखम झाली त्याची हकीकत ऐकून राजा खजिल होऊन म्हणाला अरे रे मी फसलो म्हणायचा या कुंभाराला राजपुत्रासलो याला ताबडतोब भाकडून दिले पाहिजे तेव्हा कुंभार म्हणाला महाराज असे करू नका रणांगणावर माझा पराक्रम पहा राजा म्हणाला होय रे बाबा तू सर्व संपन्न आहेस तरी सुद्धा तुझा एक सिंही कोल्ह्याच्या पोराला म्हणाली मुला तू शूर आहेस तू सुंदर आहेस तू विद्याभ्यासही चांगला केला आहेस जा जातित तुझा आहे, जन्म्लाीत हत्ती मारनेने पराक्रमण करू शक नहीं कुंभारे कस राजा संग